कंध दुसरा अध्याय कंधदुसरा अध्यायनऊवा ब्रमदेवाचे भगवधामदर्शन आणि त्या भगवंतानच्या चुश्लोकी भागवताचा उपदेशुक उवाच आत्ममा या मृतराजनपर भवात्मन न घटेतार्थसंबंध स्वप्नद्रष्टुरीवांजसा ओम श्रीपरत्मनेकमणाले परीक्षिता जसे स्वप्नात पाहिलेल्या पदार्थाशी पाहणाऱ्याचा संबंध नसतो तसेच देहाहून वेगळ्या अशा ज्ञान स्वरूप आत्म्याचा स्वतःच्या मायेखेरीज दृश्य पदार्थाबरोबर काहीही संबंध नसतो विविध रूपे धारण केलेल्या मायेच्या कारणाने तो पुरुषही विविध रूपांचा भासतो तेव्हा तो त्या गुणात रममाण होतो तेव्हा हा मी आहे आणि हे माझे आहे असे मानू लागतो परंतु जेव्हा काल आणि माया या दोन्हीच्या पलीकडे जाऊन आपल्या अनंत स्वरूपात मोहरहित होऊन रममान होतो तेव्हा मी माझे हाभाव सोडून तो पूर्ण उदासीन होतो ब्रम्हदेवाच्या निष्कपट तपस्येने प्रसन्न होऊन भगवंताने त्याला आपल्या रूपाचे दर्शन करवले आणि आत्मतवाचे ज्ञान होण्यासाठी ज्या परमसत्यवस्तूचा उपदेश केला तोच आता मी तुला सांगतो तिन्ही लोकांचे परमगुरू आदिदेव ब्रह्मदेव आपल्या जन्मस्थानी कमळावर बसून सृष्टीरचना करण्याच्या इच्छेने विचार करू लागले परंतु ज्या ज्ञानदृष्टीने सृष्टी निर्मिती खात्रीने होऊ शकेल ती दृष्टी त्यांना प्राप्त झाली नाही हे राजा एक दिवस ते प्रभू असा विचार करीत बसले असता प्रलयकाळच्या समुद्रात त्यांनी व्यंजनातील सोळावे आणि एकविसावे अक्षर त आणि पप तपकर या प्रकारे दोन वेळा ऐकले महात्मे लोक या तपालाच अधनांचे धन मानतात हे ऐकून ब्रम्हदेवांनी हे शब्द उच्चारणाऱ्याला पाहण्याच्या इच्छेने चारी दिशांकडे पाहिले पण तेथे दुसरे कोणीच दिसले नाही ते आपल्या कमळावर बसले आणि मला तप करण्याची जणू आज्ञा झाली आहे असा निश्चय करून आणि त्यातच आपले हित आहे असे समजून त्यांनी मनाने तपाला प्रारंभ केला ब्रह्मदेव तपस्वी लोकांमध्ये सर्वात मोठे तपस्वी आहेत त्यांचे ज्ञान अमोग आहे त्यांनी त्यावेळी दिव्य एक हजार वर्षापर्यंत एकाग्र चित्ताने आपले प्राण मन कर्मेंद्रिये आणि ज्ञानेंद्रिये यांना आपल्या अधीन ठेवून तपश्चर्या केली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 तेथे कालाचा प्रभाव चालत नहीं की माया पाय पायठे शकत नहीं तथे इतर व्यक्तकतावान पूजिल भगवंत पार्षद रहता पार्षदांचे श्याम वर्ण शरीर आ कमलाप्रमा नत्र पीतांबरधारी आहत्जिव्यूनते कोमलतेची मूर्तिच्छा सर्वांना चार चार हात आहेत ते स्वतः अत्यंत तेजस्वी असून रत्नजनित सुवर्णाची प्रवायुक्त आभूषणही ते धारण करतात त्यांचे रूप प्रवाळ वैडूर्य आणि कमळाच्या उज्ज्वल तंतूसारखे आहे त्यांच्या कानात कुंडले मस्तकावर मुक्कुट आणि गळ्यात माळा शोभून दिसत आहेत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 त्या वैकुंठ लोकात लक्ष्मी सुंदर रूप धारण करून आपल्या अनेक विभूतीन विभूतींद्वारा भगवंतांच्या कमलांची अनेक प्रकारे सेवा करीत असते कधीत कधी ती झोपाळ्यावर बसून आपल्या प्रियतमा भगवंतांच्या लीलांचे गायन करू लागते तेव्हा भ्रमर स्वतः लक्ष्मीचे गुणगान करू लागतात ब्रह्मदेवानी पाहिले की त्या दिव्य लोकात सर्व भक्तांचे रक्षण करते लक्ष्मीचे पती यज्ञपती तसेच विश्वपती भगवंत विराजमान आहेत आणि सुनंद नंद प्रबल अर्हण इत्यादी मुख्य मुख्य पार्षद गण त्या प्रभूंची सेवा करीत आहेत प्रभूंचे मुखकमल प्रसन्न हास्य व लालसर नेत्राने युक्त आहे दृष्टीमोहक आणि मधुर आहे भक्तांवर कृपा करण्यासाठी ते उत्सुक आहेत त्यांच्या मस्तकावर मुकुट आणि कानात कुंडले आहेत त्यांनी पीतांबर परधान केला आहे ते चतुर्भुज असून त्यांच्या वक्षस्थळावर लक्ष्मी विराजमान आहे ते एका सर्वोत्तम आणि मौल्यवान आसनावर बसलेले आहेत पुरुष प्रकृती महत्त्व अहंकार मन दहा इंद्रिये शब्दादी पाच तन्मात्रा आणि पंचमहाभूते या पंचवीसशक्ती मूर्त स्वरूपात त्यांच्या चारी बाजूने उभ्या आहेत समग्र ऐश्वर धर्म कीर्ती संपत्ती ज्ञान आणि वैराग्य या इतरत्र नसणाऱ्या सहा ईश्वरीयानी ते युक्त आहेत ते सर्वेश्वर आपल्याच नित्य आनंदमय स्वरूपात निमग्न असतात त्यांचे दर्शन होताच ब्रह्मदेवाचे हृदय आनंदाच्या उद्रेकाने भरून आले शरीर पुलकित झाले प्रेमभराने डोळ्यातून अश्रू वाहू लागले परमहंसांच्या निवृत्ती मार्गाने जे प्राप्त होतात त्या चरणाला ब्रह्मदेवाने नमस्कार केला आपल्या आज्ञेला प्राप्त असणाऱ्या प्रिय ब्र... ब्रह्मदेवाला सृष्टी निर्मितीसाठी आलेला पाहून भगवंत अतिशय प्रसन्न झाले त्यांनी ब्रह्मदेवाचा हात आपल्या हातात घेतला आणि मंद हास्ययुक्त मधुरवाणीने ते म्हणाले श्रीभगव म्हणाले ब्रह्मदेवा तुझ्या हृदयात सर्व वेदांचे ज्ञान आहेच तू सृष्टी रचनेच्या इच्छेने चिरकाल तपस्या करून मला चांगल्या प्रकारे संतुष्ट केले आहेस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 तप करण्याची मी आज्ञा केली कारण हे निष्पाप ब्रह्मदेवा तप हे माझे हृदय आढे आणि मी स्वतः तपाचा आत्मा आहे मी तपानेच या सृष्टीची उत्पत्ती करतो तपानेच तिथे धारण पोषण करतो आणि पुन्हा तपानेच या सृष्टीला विलीन करतो तप ही माझी एक श्रेष्ठ शक्ती आहे ब्रह्मदेव मनाले भगवन आपण सर्व प्राण्यांच्या साक्षी रूपाने विराजमान असता आपण आपल्या अप्रतिहत ज्ञानाने माझी इच्छा जाणता हे नाथ रूपरहित अशा आपल्या सगुण आणि निर्गुण अशा दोन्ही रूपानामी मी जानू शकेन ही या याचकाची इच्छा आपण पूर्ण करा आपण मायेचे स्वामी आहात आपण केलेला संकल्प कधी, -कधी व्यर्थ जात नाही जसा कोळी आपल्या तोंडातून धागा काढून ते विणून त्यात क्रीडा करतो आणि पुन्हा ते आपल्यातच लीन करून घेतो प्रमा आपये आश्रय या विविध शक्ति संपन्न आशा जगताची की उत्पत्ति पालन आ संहार करना आप स्वत अनेक रूपे घेता क्रीड़ा करता हे अपन कसे करता त्याचे मर्म मी जान अ्ञान अपन मेरा द अपन माजर अत्परतेज्ञ पालन करू शन सृष्टि की रचना करते वेपना अभिमाने बनला प्रभो आप मित्रासारखा मजा मित्र मन स्वीकार के लिए जेवीं सृष्टि रचना करना रूपाने अपनी सेवा करू लगेन सावधतेने पूर्वसृष्टि गुणकर्मासार जीवन से विभाजन करू लगेन स्वतला जनकर्मापासून स्वतंत्रमान्याचा अभिमान मला हूने श्रीभगवानणाले श्रीभगवान उवाच ज्ञानगु यज्ञानसमन्वत सरहस्य तदंग् ग्रहाणगदित मयानह्यथा यद्रूपुणक तथा तत्व विज्ञानमस्तनुग्रहा अहमेवासमेवाग्रे न सदसत्परम पश्चाद यदेत यशिष्येतस्म्यहम ऋतेथम यतीयत न प्रतीयत चात्म तद्दात्मनो मयां यथा भासो यथा यहा महांति भूतेष चावे प्रवी तथा नेहम एविजा तत्वजिज्ञासुनात्मन अन्वयव्यतरेभ्या सर्व एतनत समातीष्ट परमेण समाधी ना भवाकल्पविकल्पेशु न विमह्यती कर्चेचित श्रीभगवान्णाले अनुभ भक्ती आणि साधनान्नीयुक्त असे अत्यंत गोपनीय ज्ञान मी तुला सांगतो ते तु ग्रहणकर माझा जेवढा विस्तार आहे माझे जे लक्षण आहे माझी जितकी आणि जशी रूपे गुण आणि लिला हेत त्यांच्या तत्वांचा तू माझ्या कृपेने योग्यरीत्या अनुभव घे सृष्टीच्या अगोदर केवळ मीच होतो माझ्या व्यतिरिक्त स्थूल सूक्ष्म किंवा कारण या दोन्हीचे कारण अज्ञान तेही नव्हते या सृष्टीच्या उत्पत्तीनंतर जे काही प्रतीत होत आहे तेही मीच आहे तसेच प्रलयानंतर जे काही शिल्लक राहील तेही मीच असेल ज्याप्रमाणे चंद्र एक असूनही दृष्टीदोषाने दोन चंद्रांचा भास होतो त्याप्रमाणे कोणतीही वस्तू नसून परमात्म्याच्या ठिकाणी तिचा भास होतो किंवा ज्याप्रमाणे नक्षत्रात राहू असून तो दिसत नाही त्याप्रमाणे आत्मा असून त्याची प्रती येत नाही ती माझी माया समज प्राण्यांच्या पंचमहाभूतरचित लहान मोठ्या शरीरात आकाशादी पंचमहाभूते ती शरीरे कार्यरूपाने दिसण्यासाठी म्हणून त्यांच्यात प्रवेश करतात असे वाटते पण सुरुवातीपासूनच त्या ठिकाणी कारण ती असल्या कारणाने प्रवेश करीतही नाहीत हे जसे तसेच त्या प्राण्यांच्या शरीराच्या दृष्टीने मी त्यांच्यामध्ये आत्म्याच्या रूपाने प्रवेश केला आहे असे वाटते पण आत्मदृष्टीने पाहता माझ्या व्यतिरिक्त दुसरी कोणतीच वस्तू नसल्याने त्यांच्यामध्ये माझा प्रवेश झालेलाही नाही जे सर्व ठिकाणी सदोदित असते तेच आत्मत्रव होय हेच तत्वजिज्ञासू हो हे तत्व माणसाने अन्वय व्यतिरिकाने जाणवे ब्रह्मदेवा तू अविचल समाधीने या सिद्धांतांवर पूर्ण निष्ठा ठेव यामुळे कोणत्याही कल्पामध्ये तुला कधीही मोह होणार नाही श्री शुक म्हणाले लोकपितामह ब्रह्मदेवाला अशा प्रकारे उपदेश करून ज्यांना जन्म नाही अशा भगवंतानी ब्रम्हदेवाच्या देखत आपले रूप अदृश्य केले सर्वभूत स्वरूप ब्रह्मदेवाने भगवंतानी आपले इंद्रियांना दिसणारे स्वरूप अदृश्य केल्याचे पहिले तेव्हा त्याने हात जोडून त्यांना नमस्कार केला आणि पहिल्या कल्पांप्रमाणेच या विश्वाची रचना केली धर्मप्रती प्रजापती ब्रह्मदेवाने एकदा सर्व जनतेचे कल्याण व्हावे हा आपला स्वार्थ पूर्ण करण्याच्या हेतूने विधीपूर्वक यम आणि नियमांचे आचरण करण्यास सुरुवात केले त्यावेळी ब्रह्मदेवाच्या पुत्रांपैकी सर्वात अधिक प्रिय परमभक्त अशा देवर्शी नारदांनी मायापती भगवंतांच्या मायेचे तत्व जाणण्याच्या इच्छेने संयम विनय आणि सौम्यता धारण करून ब्रह्मदेवाची सेवा केली आणि आपल्या सेवेने त्यांना संतुष्ट केले आपले लोक पितामह वडील आपल्यावर प्रसन्न आहेत असे पाहून देवर्शी नारदाने तू मला विचारलेला प्रश्न विचारला त्याचा प्रश्न ऐकून ब्रह्मदेव आणखीनच प्रसन्न झाले मग त्याने हे दहा लक्षणांनी युक्त असे भगवंतानी सांगितलेले भागवत पुराण आपला पुत्र नारद यास सांगितले परीक्षिता ज्यावेळी परमतेजस्वी व्यास सरस्वतीच्या तीरावर बसून परमात्म्याच्या ध्यानात मग्न झाले होते त्यावेळी देवर्षी नारदांनी हेच भागवत त्यांना सांगितले होते विराट पुरुषापासून या जगाची उत्पत्ती कशी झाली हा आणि दुसरे बरेचसे जे प्रश्न तू मला विचारले त्यास उत्तरे मी तुला देत आहे यदुताहमृष्टो वैराज्या पुरुषादुपाख्ये दुपाख्यासे प्रश्नान्या कृत्नशः इत श्रीमद्भागवते महापुराणे पारमहंस्या संहिताय द्वितीय स्कंधे नवमोध्याय श्रीकृष्णापणमस्त